कर्माचा परिणाम सावित्री म्हणाली हे प्राणी कोणत्या कर्माने स्वर्गास अथवा नसेना कसे मिळते अन्नदान करणार अन्नातील प्रत्येक शिता इतकी वर्षे शिवलोक मिळतो अन्नदान हे महादान आहे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान नाही दानासाठी कोणत्याही कालाचा नियम नाही देव आणि ब्राह्मण त्यांना आसन दिल्यास 10,000 वर्षे विष्णुलोक प्राप्त होतो दुप्ती गाय दान देणाऱ्यास गायीच्या अंगावरील रोमा इतकी वर्षे विष्णुलोकी राहायला मिळते पुण्यदिवशी हे दान दिल्यास चौपट फलप्राप्ती होते नारायण क्षेत्री दान दिल्यास कोटीपट फल आणि भारतातील ब्राह्मणास गोदान दिल्यास दहा वर्षे चंद्रलोक मिळतो गर्भिणी गाय दान दिल्यास तिच्या इतकी वर्षे विष्णुलोकी तो मान्य होतो शुभछत्र दान देणार दा दहा वर्षे वरुण जातो पीडित ब्राह्मणास दोन वस्त्रे दान दिल्यास त्याला 10,000 हजार वर्षे वायुलोकी मान्यता मिळते वस्त्रासह शालीग्राम ब्राह्मणास दिल्यास त्याला चंद्रसूर्य असेपर्यंत वैकुंठी पूज्यता लाभते ब्राह्मणास दिव्यशय्या दान दिल्यास चंद्रलोकी मान्यता मिळते देवा ब्राह्मणास उत्तम दीपदान करतो त्यास मनवंतरभर अग्निलोक मिळतो ब्राह्मणास गजदान दिल्याने इंद्राच्या अर्ध्या सणावर बसतो अश्वदानाने चौदा इंद्रपर्यंत वरून लोकी सुख मिळते ब्राह्मणास शिबिकादान दिल्यास वायुलोक पंख आणि श्वेतचौरी दिल्यास दहा वर्षे वायुलोक तसेच धान्य रत्ने देणारा बुद्धिमान आणि चिरंजीव होतो भारतात श्रीहरीचा जप केल्यास दीर्घायुष्य लागते जो पौर्णिमेच्या शेवटच्या प्रहरी देवांना बोलावतो तो जीवनमुक्त होतो उत्तराफाल्गुनीच्या दिवशी हे व्रत केल्यास दुप्पट फल मिळते तिलदानामुळे शिवमंदिरी आनंद मिळतो ताम्रपात्राच्या दानाचे फल दुप्पट मिळते अलंकार मंडीत सवस्त्र सुंदर आणि भोग्य स्त्रीदान केल्यास चौदा इंद्रचंद्रलोकी मान्यता मिळते स्वर्गातील वेश्येसह अवरात्र सुख मिळते त्यानंतर हजारो वर्षे गंधर्व लोकी उर्वशी उर्वशीसह सुख मिळते हजार जन्मे सुंदर प्रियभाषिणी पत्नी मिळते ब्राह्मणात सुंदर फल दिल्यास त्याच्या प्रमाणात इतकी वर्षे इंद्रलोकी मान्यता मिळते पुन्हा उत्तम योनिज जन्मास येऊन त्याला सुपुत्र प्राप्त होतो फलासह वृक्षदान दिल्यास पुष्कळ वर्षे स्वर्गवास मिळतो विस्तृत आणि धान्यमयभूमी दान दिल्यास शंभर मन्वंतरे विष्णुलोकी मान्यता मिळते त्याला सतत शंभर जन्म राज्यपद मिळते गायीच्या गोठ्यासह ग्रामदान दिल्यास एक लाख मनवंतरपर्यंत वैकुंठी पूज्यता मिळते पुष्कर्णी वृक्ष फले वेली यांनी युक्तासे नगर दान दिल्यास दहा लक्ष इंद्र होई भारतवर्षात राजा होतो शंभर नगरे अथवा सुपीक जमीन तळी विहिरी यांनी युक्ताचे दान दिल्यास कोटी मन्वंतरे विष्णुलोकी मान्यता पावतो नंतर तो जंबुद्वीपाचा अधिपती होतो आपले सर्वाधिकार ब्राह्मणास दान देणार चौपट फलप्राप्ती होते तपस्वी ब्राह्मणाला जम्बूद्वीप दान दिल्यास त्याला शतपट फल मिळते पृथ्वी दान देणार तीर्थे सेवन करणारास तपे करणार सर्व दान आणि ईश्वरास पुनर्जन्म मिळतो फक्त महेश्वरीच्या भक्तास पुन्हा जन्म नसतो देवी भक्ताला परमपद मिळते ते ब्रह्मदेवाचेही लय पाहतात देवीच्या मंत्राची उपासना करणारे मणिक द्वीपात राहून कित्येक कल्पांचे लय पाहतात देव सिद्ध विश्वे नष्ट होतात पण देवी भक्तांना जन्म मृत्यू जरा प्राप्त होत नाही कार्तिकात हरीसाठी तुलसीदान करणाऱ्या तीन युगे हरिमंदिरात सुख मिळते अरुणोदयाला स्नान करणार साठ हजार वर्षे हरिमंदिरी वास मिळतो तो, तो जन्ममृत्यूपासून मुक्त होऊन हरिशी सारूप्य पावतो गंगेत नित्याने स्नान करणारा भूलोकी सूर्याप्रमाणे तळपतो त्याला नित्य अश्वमेधाचे पुण्य मिळते त्याला उत्तम योनी जन्मप्राप्त होऊन हरिभक्ती प्राप्त होते तो जीवनमुक्त होऊन श्रेष्ठ तपस्वी होतो तो स्वधर्मतपर होतो मीन कर्कराशीमध्ये सूर्य असताना जो सुवासिक जलदान करतो त्याला चौदा इंद्र होईपर्यंत सुख मिळते नंतर उत्तम योनी जन्माला येऊन तो सुस्वरूप शिवभक्त तेजस्वी वे वैद्यांग वैद्यांगज्ञ होतो वैशाखात सातुचे दान करणारास सातुचा परमाणू इतकी वर्षे शिवमंदिरी वास्तव्य मिळते कृष्ण जन्माष्टमी व्रत करणाराच शंभर वर्षे पापमुक्ती मिळते तसे चौदा इंद्र होईपर्यंत वैकुंठपद मिळून उत्तम योनीत जन्म मिळतो शिवरात्र व्रत करणार सात मन्वंतर शिवलोक मिळतो शिवरात्री शंकराला बिल्बपत्रे अर्पण करणारस त्या पत्राच्या प्रमाणा इतकी वर्षे शिवलोकी मान्य होती जो चैत्रामध्ये अथवा माघामध्ये व्रतोक्त शंकराला पूजितो वेत्र घेऊन महिना अर्धा महिना दहा दिवस किंवा सात पर्यंत, अथवा दोन दिवस अहोरात्र भक्तीने नर्तन करणारा शिवलोकी मान्यता मिळते भारतात रामनवमी करणारा सात मन्वंतरापर्यंत विष्णुलोकी राहतो पुढे उत्तम योनी प्राप्त होऊन तो रामभक्त होतो जो शरद ऋतूत पौर्णिमेला रेडे बोकड बकरा यांचे बली देऊन विविध उपचारांनी महापूजा करतो तो सात मनवंतरे शिवलोकी राहतो तो पुढे राज्यपद भोगतो दिवस शुक्लाष्टमीक्ष्मीची सोळा उपचारांनी पूजा करतो त्याला चौदा इंद्रांपर्यंत गो लोक प्राप्त होतो कार्तिकी पौर्णिमेस शंभर गो शंभर गोपीनीयुक्त प्रतिमेची पूजा करणारा ब्रह्मदेवाचा क्षय होईपर्यंत गोलोकी कृष्णाची दृढ भक्ती मिळते तो कृष्णाचा श्रेष्ठ पार्षद होतो जो शुक्ल अथवा कृष्ण एकादशीचे व्रत करतो तो ब्रह्मदेवाचा क्षय होईपर्यंतचे सारुप्य लाभते भाद्रपदात शुक्ल द्वादशीला इंद्राचे पूजन केल्यास त्याला हजार वर्षे शुक्रलोक मिळतो रविवारी संक्रांतीच्या दिवशी शुक्ल सप्तमीस सूर्यपूजा करून हविष्याने अर्पण करणार चौदा इंद्रपर्यंत सूर्यलोकी सुख मिळते ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीस सावित्रीची पूजा करणारा सात मन्वंतरापर्यंत ब्रह्मलोकी पूज्य होतो मात्र शुक्ल पंचमीस जो सरस्वतीची पूजा करतो त्याला ब्रह्मदेवाची दिवस रात्र संपेपर्यंत मणिद्वीपात वास मिळतो ब्राह्मणास गाय आणि सुवर्णदान करतो त्याला गायीच्या रोमा इतकी दुप्पट वर्षे विष्णूलोक प्राप्त होतो नंतर भूलोकी राज्यपद प्राप्त होते जो ब्राह्मणाला मिष्टान्न भोजन घालतो तो ब्राह्मणाच्या अंगावरील रोमा इतकी वर्षे विष्णू मंदिरी सुख भोगतो वर्षात हरीचे नाव घेणारास त्याला नावाच्या प्रमाणा इतकी वर्षे विष्णू लोखी पूज्यता मिळते नारायण क्षेत्रात एक कोटी जप केल्यास मुक्तता मिळते त्याला विष्णूचे सारुप्य प्राप्त होते जो पार्थिवलिंग स्थापून शिवाची पूजा करतो तो शिवमंदिरे जातो नंतर त्याला राजश्रेष्ठत्व प्राप्त होते शालिग्रामाचे पूजन करून शीला शिलातीर्थ प्राशन करणाराच शंभर ब्रह्मदेव होईपर्यंत वैकुंठी मान्यता मिळते त्याला चिरंतन विष्णुलोक मेतो। चौदा इंद्र तो वैकुंठात राहिल्यानंतर भारत राजांमध्ये श्रेष्ठ होतो जो सर्व तीर्थस्नाने करून भूप्रदक्षिणा करतो त्याला पुनर्जन्म नाही भारतातील पुण्यस्थली अश्वमेध यज्ञ केल्यास अश्वाच्या रोमा इतकी वर्षे इंद्राच्या अर्ध्या आसनाचे पद मिळते सर्वात देवीयज्ञ श्रेष्ठ होई। त्यामुळे राजसूययज्ञाच्या चौपट फळ मिळते देवीयज्ञ ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी केला शंकराने त्रिपुरासुराच्या नाशासाठी देवीयज्ञ केला या सर्व यज्ञात शक्तीचा यज्ञ श्रेष्ठ होय तिन्ही लोकात यासारखा यज्ञ नाही पूर्वी दक्षा ने समारंभपूर्वक हा यज्ञ केला। वाल दक्ष आ शंकर कलह हो ब्राह्मणा ने नंदी शाप दिला नंदी ने ही क्रुद्ध हो ब्राह्मण शाप दिला शंकर दक्षा यज्ञा विध्वंस के धर्म कश्यप शेष करदम स्वयंभुव मनु का पुत्र प्रियव्रत शिव सनतकुमार कपिल ध्रुव यानी ही देवीयज्ञ के होता ह्या यज्ञकर्त्याला हजार राशी यज्ञाचे फल मिळते देवी यज्ञापेक्षा जास्त फल देणारा दुसरा यज्ञ नाही देवीयज्ञ करणारा शंभर वर्षे जगतो आणि जीवनमुक्त होतो देवात विष्णू वैकुंठात नारद शास्त्रात वेद वर्णात ब्राह्मण तीर्थात गंगा पवित्र पुरुषात शिव व्रतात एकादशी फुलात तुलसी नक्षत्रात चंद्र पक्षात गरुड स्त्रीयत प्रकृति राधा सरस्वती पृथ्वी इंद्रियात मन प्रजापति मध्य ब्रह्मदेव प्रजे मध्य प्रजापती, वृ वुन, वना वृंदावन वर्षा भारतवर्ष श्रीमंत लक्ष्मी विद्वात सरस्वती पतिव्रतां मध्य दुर्गा सौभाग्यात राधिका तसे सर्व यज्ञात देवीयज्ञ श्रेष्ठ है शंबर अश्वमेध केस विष्णुपद मे थे राजाने हजार अश्वमेत केल्यावर विष्णुपद मिळाले सर्व तीर्थांचे स्नान यज्ञांचे दीक्षाग्रहण सर्व व्रतांचे तपांचे फल वेदांचे पाठ आणि पृथ्वी प्रदक्षिणा यांच्याबरोबरीचे मुक्तप्रत फल शक्तीची सेवा केल्याने मिळते पुराण वेद आणि इतिहास यामध्ये सारभूत असे पदकमलाचे पूजन सांगितलेले आहे या पदकमलाचे वर्णन त्याचेच ध्यान आणि गुणसंकीर्तन तिच्या नावाचे स्मरण तिचे स्तोत्र तिचे पदवंदन यामुळे इष्ट असे फल प्राप्त होते तिचे पदोदक नैवेद्य नित्य नित्यभक्षण केल्यास मनोरथ पूर्ण होतात म्हणून हे सावित्री निर्गुण परब्रह्म प्रकृतीची तू सेवा कर हे बाळे आपल्या स्वामीला मंदिरात ने आणि सुखाने राहा पुरुषांना मंगलदायक असे कर्मफल विधायक ज्ञान मी तुला सांगितले हे इष्ट आणि सर्वोत्कृष्ट आहे अध्याय तिसावा समाप्त